भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे रम्य चरित्र भाग पहिला महाभारताच्या अथांग सागरातून वाचकांस आता मथुरा गोकुळ वृंदावन द्वारका इत्यादी रम्य प्रदेशात नेण्याचा आमचा विचार आहे यमुना नदीच्या सुरम्य तटाकी असणाऱ्या कुंजवनात व मधुवनात मधुकराप्रमाणे गुंजारव करीत वाचकांनी आमच्या पाठोपाठ यावे अशी आमची त्यास नम्र आहे। महाभारताच्या अथांग सागरातून ज्या केशव कैवर्तकाच्या सहाय्याने पांडव ती नणनदी उतरून पार झाले त्या कैवर्तकाचं चरित्र यापुढे गाण्याचं आम्ही योजलेलं आहे त्यात आम्ही तो गोपालकृष्ण आम्हा सहाय्य करो अशी अत्यंत लीनपणे त्याच्या चरणी आमची प्रार्थना आहे चला तर वाचक मथुरेस पण हाय वरील रम्य प्रदेश पाहवयास जाण्यापूर्वी आपणास मथुरेतील एक भीषण देखावा पाहणे भाग आहे तो पारतंत्र्यातला देखावा होता पारतंत्र्यातला कोणता देखावा सुंदर असू शकेल मथुरा सुंदर नव्हती काय मधुराक्षसाने वसवलेली मथुरा सुंदर नव्हती काय शत्रुघ्नाच्या शूरसेनेनी मधुराक्षसास ठार मारून सुरम्य बनवलेल्या शूरसेन प्रदेशातील मथुरा कमनीय नव्हती काय त्या उंच उंच माड्या व भव्य प्रासाद जागो जाग असणारे ते बाग बगीचे यमुनेचं ते अर्धवर्तुळाकार पात्र अमितरत्नांचे ते बाजार व ते सुंदर हवापाणी याही करून मथुरा सुंदर नव्हती काय वरवरच्या ऐहिक पार्थिव दृष्टीने पाहिल्यास मथुरा सुंदर असेल पण सर्व सौंदर्याचा नाश करणारे पारतंत्र्याचे वातावरण त्या सर्वांवर भरून राहिलेले होते राजा रामचंद्राच्या वेळेचा सूर्यवंशीय काळ जाऊन कलियुग प्रारंभाच्या चंद्रवंशीय कालास सुरुवात होऊन लोभाचे व दुष्टाव्याचे रान तीन ठिकाणी मुख्यत्वे करून माजले होते पैकी लोभ लोभमुला पापानीचा भयंकर परिणाम आपण महाभारतात वाचलाच आहे तत्पूर्वीचा कंसाचा दुष्टपणा आपणास आता पाहण्याचा आहे आपल्या वृद्धपित्यास उग्रसेनास बंदीत घालून त्याचं राज्य बळकावणारा दुरात्मा कंस मॅक्बेदप्रमाणे किंवा औरंगजेजे संशयी बनला व पहिला अन्याय पचवण्यासाठी दुसरा तिसरा अशी पापांची भकेला। त्या का भयान त्या ते पहा एक हातभागी दाम्पत्य आपल्या आयुष्याचे दिवस मोठ्या कष्टाने कंठीत आहे हर हर फारची बरी निरयगती परवशता शतगुणे करी जा हे सैरंद्रीला मद्यपात्र घेऊन किचकाकडे जाण्याचा प्रसंग आला ना त्यावेळी पंतांनी काढलेले उद्गार अक्षरशः खरे आहेत गरीब बिचाऱ्या त्या जोडप्यास तुरुंगाचे हाल अपेष्टा भोगावयास लावण्यासारखा त्या आणि म्हणूनच त्या दुष्ट राजाने कंसानी वसुदेव देवकीस म्हणजे आमच्या अभागी जोडप्यास त्या तुरुंगात बंदिवान करून ठेवले होते व त्याच्या मनात भीषण विचारांचं वादळ सुरू होतं वास्तविक उग्रसेनाच्या धाकट्या भावाची म्हणजे देवकाची मुलगी देवकी हिचा पती असणारा वसुदेव कंसाचा मेहुणा होता व देवकी कंसाची चुलत बहीण होती पण विधी घटनेच्या दैर्व नशिबी आलं होत स्वातंत्र्याच्या वातावरणातील रम्य देखावे दाखवण्याचं प्रथम आश्वासन देऊन आम्ही प्रथमवरील पारतंत्र्याचा भयाण देखावा वर्णित आहोत हे पाहून वाचक आमच्यावर कदाचित थोडेसे रुष्ट झाले असतील पण प्रिय वाचक पारतंत्र्यातलं भयाणचित्र पाहिल्याशिवाय आजवर कोणा स्वातंत्र्याचं रम्यदर्शन झालंय का यासाठी त्या भावी स्वातंत्र्याचा आनंद लुटण्यापूर्वी त्याच्या पूर्वतयारीची पारतंत्र्यातली हृदयभेदक दृश्य आपणच पाहिलीच पाहिजेत वरीलप्रमाणे वसुदेव देवकीस बंदीत घालून खुळा बिचारा कंस त्यातल्या त्यात समाधान मानून राहिला त्या अभागी जोडप्यास बंदिवासात घातलं तेव्हा त्यास कुठे थोडंसं हायसं वाटलं पण त्या खुळ्याला असं कळे ना की यांनी का आपला मृत्यू टळणार आहे परिक्षित राजा समुद्रात जलमंदिर बांधून त्याच्या वरच्या मजल्यावर राहिला तरी बोरातल्या अळीचा सर्प बनून तो शापाप्रमाणे सर्पदंशानेच मेला होणारं प्रारब्ध विधीची रेषा टाळणं महा आहे व दुष्ट व पापी दुरात्म्यास तर ते अशक्यच आहे परंतु याची त्या वेड्या कंसाला कुठून दाद असणार स्वतःचा जीव बचावण्यासाठी तो उपायांच्या रूपाने एक एक पापाची व दुष्टपणाची मात्र आधीच्या पातकात ज्यासाठीच त्याचा नाश होणार होता त्यात भर घालू लागला अशा रीतीने बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने तो जे उपाय म्हणून करू लागला तेच मूर्तिमंत पाय बनवून त्याचा मृत्यू अधिकच जवळ आणण्यास कारण झाले विनाशकाले विपरीत बुद्धी व्हायचीच आणि हलवून खुंटा बळकट करून घेण्यासाठी मथुरेच्या बाहेरच्या बगीच्यात तळ देऊन त्यास बोलावून घेणाऱ्या नारदांनी जेव्हा त्यास विचारलं काय आठवा पुत्र तुझं वैरी ना तेव्हा कंस गदगदा हसला आणि सगळीच कार्टी मारून टाकतो म्हणजे आठवा आणि नववा हे भानगडच नको देव मला कदाचित पसवीत असतील पण मी असं तसं काम करणारा नाही आहे म्हणा मी पक्का शेराला सवा शेर आहे एक जात सगळी कार्टी मारून टाकतो काय नारदा आहे की नाही झकासभेत हा हा हा हा कंसाने अट्टहास करत नारदास प्रत्युत्तर दिलं त्याचा तो भीषण विचार ऐकून नारदा सारख्याच्याही अंगावर क्षण शहारे आले पण कंसा कंसासारखा पापाचा खोल दरीत बुडालेला शेवटच्या पायरीवरूनही घसरलेला व जन्मभर डायरशाही गाजवणारा नराधम जितका लवकर मृत्यूवश होईल तितकं चांगलच, कारण पृथ्वीचा भार तितका हलका होईल असा विचार करून नारदांनी ही वरकरणी हसून वा कंसा तू देवाहून वसता दैस रे अशी त्याची पाट थोपटून ते आकाशमार्गी ईश्वर भजन करीत चालते झाले कार्टिळेवर आपटून ठार मारण्याचं कंसाने ठरवलं व त्या अभागी दाम्पत्याच्या तुरुंगावर कडेकोट पहारा ठेवला व देवकी स्मूल झालं हे कळल्याबरोबर तो दुरात्मा तत्काळ तुरुंगाकडे निघाला अरे रे पोटच्या गोळ्याचा तान्ह्या बालकाचा नवजात अर्बकाचा असा निर्दय खून पाहण्याचा त्या नवरा बायकोवर वसुदेव देवकीवर प्रसंग यावाना तुरुंगात आल्याबरोबर कंसास काय दिसलं समय झालेला होता देवकी तान्ह्या लेकरांस पाजत होती पण त्या दुष्टनिर्दयास त्याची यत्किंचितही किव न येता त्याने खस्तिशी तंगडी धरून ते लेकरू देवकी पासून ओढलं व एखाद्या मांगासारखा तो त्या गोजीरवाण्या बालकास ठार मारण्यास प्रवृत्त झाला अरे रे यावेळी एखाद्या फत्तराचा हातही लोळा पडता देवकीचा तो करुणपूर्ण बिला पैकून एखाद्या पाषाणासही पाजर फुटला असता पण वसुदेव देवकीच्या पहिल्या प्रीतीचं ते फुल कुसकरून चुरगळून चोळा मोळा करून फेकून देण्यास तयार झालेला कंस हा फ्तराहून फत्तरही लाजवणारा त्याला कुठली दया यायला त्या अभागी दाम्पत्याच्या हृदयभेदक शोकाने सर्व चराचरसृष्टी विलाप करू लागली पण त्याच त्या, त्या निर्दयाला काय त्याने आपल्या पातकंची हंडी पुरेपूर भरण्यासाठीच की काय कि त्या तसल्या तिन्ही सांजा झालेल्या असताना त्या गरीब हसऱ्या बालकाचा शिळेवर आपटून जीव घेतला वसुदेव देवकीच्या पहिल्या प्रीतीचा साक्षीदार देवाकडे कंसाच्या निर्दयपणाची साक्ष द्यायला गेला संसाराच्या सारीपटातल्या प्रेमाचा पहिला डाव देव गजाननं दिला पण स्वातंत्र्याचा मार्ग सुखाचा नसतो रक्ता मासाचा चिखल तुडवल्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नसतं हे रामायण व महाभारत या दोन्ही कथा सांगतात देवकीच्या तुरुंगावर खडा पहारा रात्रंदिवस सारखा जागता ठेवून देवकी, देवकी प्रसूत झाली रे झाली की हा दुष्ट तिथे जाईल व त्या गरीब अनागत लेक, निरागस लेकरास ठार मारीत असे याप्रमाणे होता होता सहा पुत्र मारून झाले कंसाचा मृत्यू जन्मास येण्याची वेळ जवळ येऊन ठेपली एक एक दिवस लोटे तो कंसाच्या हृदयाचा थरकाप जास्त वाढवून जात असे करता करता देवकी सातव्यांदा गर्भार झाली पण सहा पुत्रांच्या मृत्यूंनी भ्यायलेल्या त्या दिनगाईचा गर्भ या खेपे स्फोटातच गळाला वसुदेवाची दुसरी भार्या रोहिणीही वसुदेवाबरोबर त्या भयाण तुरुंगवाड्यातच होती तिलाही यात सुमारास गर्भ राहिला तेव्हा संशयामुळे पापी कंस तिच्याही पुत्रास ठार करायचा या भयाने गोवर्धनाजवळच्या आपल्या जहागिरीजवळ राहणारा गऊळवाड्याचा पाटील नंद त्याचा मित्र होता त्याच्याकडे वसुदेवाने तिला पोस्ती केली शेवटी देवकी आठव्यांदा गर्भात ती वार्ता कळल्यापासून कंसाचा जीव सारखा खालीवर होत होता तथापि तो जातीचा दुष्ट असल्यामुळे आपली ही स्थिती कोणाच दिसून येऊ नये म्हणून खोट्या हास्याचे व उत्साहाचं आवरण आपल्या मुखावर खेळवण्याची त्याने पूर्ण जबाबदारी खबरदारी घेतली होती पण अंदर की बात रामजान आहे बाहेरून मात्र खोटं चवसान आणून एकीकडे छाती दडदडत असताना त्याने तेव्हापासूनच देवकीच्या कोठडीवर डोळ्यात तेल घालून शमशेरीचा खडा पहारा ठेवला परंतु स्वातंत्र्याची सर्वगामी सत्ता अशा खड्या पहाऱ्याच्या तुरुंगातच जन्मास येऊन त्यातून बिना हरकत बाहेर पडते तिच्या पुढे तुरुंगाची कड्याकुल्पं व शिपायांच्या तरवारी लटक्या पडतात याची आणि देवकीच्या पोटी येणारं हे आठवे बालक म्हणजे मूर्तिमंत चैतन्य स्वातंत्र्य होतं याची या बिचाऱ्या कंसास काय कल्पना बायरन नावाच्या विख्यात आंगलकविनी म्हटल्याप्रमाणे दगडांच्या चार भिंतीच्या आवारांनी खरा तुरुंग होत नसतो स्वातंत्र्यप्रिय आत्मा अशा चौफेर संगिनीच्या कोटातूनही बाहेर पडत असतो याची त्या खुळ्याला कुठून कल्पना असणार मथुरेच्या तुरुंगात देवकीच्या कोठडीत देवकीच्या पोटी स्वातंत्र्य जन्मास तो अष्टमीचा दिवस होता रात्री बारा वाजण्याचा सुमार झाला होता बाहेर मुसळधार पाऊस पडत होता तुरुंगाजवळून वाहणारी यमुना नदी आनंदाने नाचत होती आकाशोद्यानात गर्दी करणारे मेघ आपला आनंद जलवृष्टी करून प्रदर्शित करीत होते स्वातंत्र्य जन्माचे प्रसंगी याप्रमाणे बाहेर जलधारांचं तांडव आणि विद्युलतेच नृत्य सुरू असता श्रावण वत्य अष्टमीस देवकीचं आठवं बालक आठव्याच महिन्यात जन्मास आलं त्या चिन्मय स्वातंत्र्य मूर्तीस नऊ मास भरण्या सुद्धा दम निघाला नाही जन्माचे कामी भावी कामी देवकी मुक्त साथी या प्रभूंनी ही सांगड जुळवून आणली हे सर्व अहकदृष्ट्या त्यांच्या पथ्यावरच पडलं असो विजय मुहूर्तावर जन्मलेल्या या बालकानी सर्वत्र प्रेमाचा भक्तीचा विजयच केला हे साहजिकच आहे स्वातंत्र्याचा जन्म विजय मुहूर्तावरच व्हायचा तस अशा रीतीने स्वस्वरूपाचे त्या चिदानंदाचे ठाई देवकीची वृत्ती तदाकार होऊन रंगून गेली आहे तोच त्या पारतंत्र्याच्या अंधार कोठडीत कोटी रवीच्या तेजाची प्रभा ज्याच्या मुखमंडलावत फाकली आहे अशी वैकुंठ नायकाची आठ वर्षांची अयोनी संभव मूर्ती देवकी पुढे राहिली सर्व विश्वात भरलेलं चैतन्य आज साकार झालं कंसचाणुरांसारख्या दुष्टांनी पृथ्वीला त्राही त्राही केलं असता गोमातेच्या रूपाने वैकुंठास जाऊन पृथ्वीनी केलेल्या प्रार्थनेच फळ मिळालं धर्माला ग्लानी होऊन अधर्माचं बंड जगावर माजलं होत प्रजा कंसाच्या त्रासाने गांजून गेली होती साधूंचा सा छळ होत होता यासाठी तो ब्रह्मण्य देव तो पतिव्रतांचा पाठीराखा परमेश्वर दुष्टांचे निर्दालन करणारा तो परमात्मा आज भूलोकावर अवतरला होता पापाच्या अज्ञानाच्या निबिड काया कुट्ट अंधकाराचे मेघ व पर्वत पसरले होते पण या अज्ञानाचे अंधारे गिळून घालायला पापाचा अचळू फेडायला पुण्याची पहाट फुटायला श्रीकृष्णमूर्तीचे रवीमंडळ जगदाकाशाच्या क्षितिजावर उदय पावलं प्रकटलं तो भक्तवत्सल परमात्मा आज अवतरला होता सुखाची गुडी जगात उभोवायला भक्तांच्या सात्विकाचे दोन दे निघायला आज दोवरी दो पूजा दो घेऊन प्रत्यक्ष लक्ष्मी वल्लभ त्या तुरुंगात अवतीर्ण झाले होते युगायुगांचे ठाई याच कार्यासाठी त्या प्रभूचा अवतार होत असतो अष्टवर्षाची ती घनश्याम बालमूर्ती पाहून पाहता पाहता देवकी देहभान विसरली ईश्वरी प्रेरणेने ती सावध झाल्यावर तिला साहजिकच पान्हा फुटला मी वैकुंठ नायक तुझ्या पोटी आलो आहे पण मी अयोनिसंभव असल्यामुळे माझ्या या अष्टवर्षाच्या मूर्तीकडे पाहून तुला भिण्याचं किंवा आश्चर्य बांधण्याचं काहीच कारण नाही असं सांगणाऱ्या त्या प्रभूला लहान बालक होण्याची तिने प्रार्थना केली मातेची इच्छा पुरी करण्यासाठी परमात्म्यानी लहान अर्भकाचं रूप घेतलं त्याबरोबर पटकन त्याला उचलून देवकीनी त्याला लावलं तिला बाल अनिवार्य पान्हा आला तिची तृप्ती होईपर्यंत तिने प्रभूंना जवळ घेतलं धन्य त्या देवकीची कूस की जिच्या पोटी प्रत्यक्ष ईश्वराने जन्म घ्यावा देवकीचा पुत्र म्हणून देवकीनंदन आणि वसुदेवाचा मुलगा म्हणून वासुदेव अशा नावांनी त्या अनामईश्वरास जग पुढे संबोधू लागलं हे योग्यच आहे वासुदेव आपल्या पित्यास म्हणाले बाबा आता पुढील अनर्थ परंपरा टाळण्याच्या उपायास त्वरित लागलं पाहिजे यासाठी तुम्ही मला एका पाठीत घाला व गोकुळात नेऊन नंदाच्या इथे ठेवा याच वेळी नंदाची भार्या यशोदा बाळण झाली आहे तिला झालेल्या मुलीस आपल्या पाठीत घेऊन तुम्ही परत येथे या पण हे सगळं बिनबोबाट व्हावं कस बाहेर तलवारीचा खडा पहारा माझ्या हातापायात बेड्या तुरुंगाच्या दारास भली कुलप यमुनेचा थांग प्रवाह तुमच्या जन्माच्या आनंदाने पूर लोटणाऱ्या मेघांचा बाहेर पडणारा हा मुसळधार पाहूसातून पार पडवून मी तुम्हाला कसा निर्विचार बाबा त्याची तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मला घमेलात घालून चालू लागा म्हणजे झालो आटपा लवकर ज्या प्रभूच्या ध्यानात हजारो योगी वर्षानुवर्ष गुंगून पडतात त्या सावळ्या प्रभूच्या बालमूर्तीचा विरह होणार ही कल्पना कोणाचं हृदय हेलावणार नाही त्यातून वसुदेव देवकीसारख्या आपल्या डोळ्यादेखत सहा पुत्रांचा अमानुष खून पाहिलेल्या व त्या दुःख तापाने तप्त झालेल्या हळव्या हृदयाच्या दाम्पत्यास तर ती विरह कल्पना किती जाणवली असेल त्यांच्या डोळ्यातून किती अश्रुधारा व्हायच्या असतील याची कल्पनाही करणं कठीण आहे माता पित्यांच्या शोकाचा पहिला आवेग शमल्यावर देव त्यांचा समाधान करीत म्हणतात बाबा अशा रीतीने तुम्ही शोक करीत बसल्यास आपल्या पुढील कार्यास उशीर नाही का होणार मी काही फारसा लांब जात नाही तुमच्या आईच्या सर्वांच्याच कल्याणासाठी मला गोकुळात जावयास नको काय चला तर शोक आवरा हे पहा मी पुन्हा बालरूप होतो आटपा <क्षण> असं म्हणून देवांनी खरोखरच बालमूर्ती धारण केली मोठ्या कष्टाने त्या दाम्पत्याने आपला शोक आवरता घेतला शेवटी भावी गोष्टींवर ऐश्वरी वचनावर विश्वास ठेवून त्या नवरा बायकोनी आपला शोक आवरला त्या बाळाला कसही करून वाचवा असं ती आपल्या बरत्यास म्हणाली विलंब न लावता वसुदेवानी त्या सुंदर बालकास नंद नेण्यासाठी पाठीत घातलं व पाठी डोक्यावर ठेवली त्या बरोबर त्याच्या पायातील शृंखला खळकण गळून पडल्या स्वातंत्र्य ज्याने मस्तकी धारण केलं त्याच्या पायात कुठून राहणार वसुदेव तुरुंगाच्या दाराशी आल्याबरोबर त्याची भक्कम कुलप सु गळून पडली वसुदेव बाहेर येऊन भयभीत मुद्रेनी इकडे तिकडे बघतो तो एरवी डोळ्यात तेल घालून पहारा करणारे पहारेकरी डाराडूर घोरत होते वरील रीतीने वसुदेव बाहेर पडून यमुनेच्या मार्गास लागला हे टिकच झालं वसुदेवानी क्षणिक आकाशाकडे पाहिलं तो मघाचा मुसळधार पाऊस कुठच्या कुठे पार नाहीसा होऊन आकाश निरभ्र झालं होतं व त्यात लक्षावधी तारकांचा नाच सुरू होता सर्वत्र शांततेचं साम्राज्य पसरलं होतं दूरवर यमुनेच्या जलाचा नाच चालला होता व त्याचा ध्वनी त्या प्रशांत वेळी गंभीरपणे ऐकून येत होता आज स्वातंत्र्याचा जन्म झाला म्हणूनच की काय चंद्र नक्षत्रांची व यमुना जलाची स्वतंत्र सृष्टी आनंदाने नाचत होती परंतु बाकी सर्वजण मथुरेतील इतर जीव निद्रावश झाले होते तैलोक्यनाथ वैकुंठाधिपतीत साकार होऊन अवतरले म्हणून प्रमोदित झालेल्या निसर्गाने काजव्यांच्या जगमगाटाचा जागोजाग दीपोत्सव केला वो मेघांनी वर्षिलेले पेमाश्रूंचे बिंदू लागले। जा चिन्मय स्वातंत्र्य मूर्तीला वसुदेव मस्तकी धारण करून यमुनेकडे चालला होता ते बालक देवकीच्या गर्भारपणी तिच्या पोटात असताना देवकीस चिन्मय स्वातंत्र्याचेच डोहाळे लागले होते व त्या बालकाच्या भावी पराक्रमाच्या भावना ती तन्मयपणे बोलत होती कुठे आहे तो दुष्ट कंस आणा त्याला इकडे आत्ता त्याला ठार करतो पृथ्वीचा छळ करणाऱ्या दुष्टांचा सत्यनाश केल्याशिवाय मी कधी राहायचा नाही आणा त्या कंसाला इथे ये म्हणावं माझ्या पुढे की तुझी हाडच पिचरून टाकतो असं म्हणून देवकी एखाद्या प्रेषितासारखी खरोखरच तिच्या दिव्यदृष्टीसमोर भासणाऱ्या कंसास मारण्यास धावे व तिला आवरता आवरता व शांत करता करता वसुदेवास पुरेवाट होय हिचं हे असलं बडबडणं कंसाच्या कानावर जाऊन आत्ताच काही अनर्थ ओढवतो की काय अशी बिचाऱ्या वसुदेवास क्षणोक्षणी धास्ती वाटे कौसल्यसे रामाच्या वेळेस असेच डोहाळे लागून, कुठे आहे तो दुष्ट रावण इत्यादी रीतीनिती बोलत असे असो त्या बालकास डोक्यावर घेऊन वसुदेव तुरुंगाच्या बाहेर पडला स्वातंत्र्याच्या मोकळ्या मैदानात आला तेव्हा त्यास किती आनंद झाला असेल वसुदेवानी क्षणेक वर पाहिलं आकाशप्रांगणात लक्षावधी नक्षत्र स्वातंत्र्य गीत नाच गात नाचत होते नक्षत्रांच्या अंधूक प्रकाशात आपणासमोर यमुना नदी कलकल रवानी तेज स्वातंत्र्य गीत गात नाचत असलेली त्याला दिसली निशितकालीन वायूच्या स्वतंत्र लहरी त्याच्या अंगावरून वाहत होत्या त्याच्या शरीरावर हर्ष रोमांच उठले आनंदित व उल्ल्हित मनाने तो पुढे चालू लागला आहा स्वातंत्र्याचा केवढा हा के निर्भेळ आनंद वाट चालत असता वसुदेवाच्या हृदयसागरावर त्याच स्वातंत्र्याच्या विचारलहरी उठत होत्या त्या आनंदापुढे सर्व सुख खरोखर तुच्छ आहेत स्वातंत्र्याच्या झोपडीतील कुरडी भाकर ही पारतंत्र्याच्या प्रासादातल्या पंचपक्वांनाहूनही अधिक रुचिकर लागते असं म्हणतात ते किती खरं आहे वसुदेव अशा रीतीने अंतर्बाह्य स्वातंत्र्याने भरून राहिला अशा रीतीने सगळीकडे स्वातंत्र्याचं दिव्य दृश्य दिसत होतं श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे स्वातंत्र्याचं संगीत चैतन्याचं गायन सौंदर्याचा विलास व प्रेमाचं दिव्य मोहन आहे किंबहुना एकाच चितकलेचा या चार प्रभा आहेत व त्यांचा जो इतिहास तेच त्या प्रेममयाचं चरित्र असल्यामुळे आम्हीही त्यात रंगून जावं हे साहजिकच आहे असतो झपाजप पावलं टाकीत वसुदेव यमुना नदी तटाकी येऊन उभा राहिला रात्री एक वाजण्याचा समय होता निशितकालीन वायोचा मंद शीतल लहरी वाहत होत्या आकाशात पसरलेल्या लक्षावधी तारकांचा मंद प्रकाशात यमुना नदीचं पात्र अंधुक दिसत होतं यमुना दुथडी भरून वाहत होती वसुदेवानी क्षण एक चौफेर दृष्टी फेकली नेस्त्या धोतराची कास मारून पुन्हा ती पाटी डोक्यावर घेतली व परमेश्वराचं चिंतन करीत बेधडक यमुनेत पाय घातला शक्य तितक्या जलदीने तो पाणी तोडत चालला कारण त्यास अजून बरंच कार्य उरकायचं होतं पण आज यमुने जणू त्याला अडवण्याचाच विचार केला होता कारण तो जसजसा पुढे जाऊ लागला तसतसं यमुन्याचं पाणी भराभर चढू लागलं आणि लवकरच ते त्याच्या गळ्याशी येऊन भिडलं स्वातंत्र्याच्या दिव्य संगीताचे आलाप छेडणारी नदी स्वातंत्र्य मूर्तीच्या निर्गमनाचे प्रसंगी आड येईल असं होईल तरी कस साकार बनलेली स्वातंत्र्याची चिन्मय मूर्ती पाहून स्वतंत्र यमुनेच्या हृदयात त्याच हर्षलहरी उठत होत्या वती वसुदेवास अडवण्यास नवे, तर प्रभूचं स्वागत करण्यास त्याच्या पायावर आनंदाने लोळण घेण्यास पारतंत्र्याच्या गरीब गरीबजीवांस पचवणाऱ्या राक्षसांच्या मस्तकावर पदाघात करणाऱ्या प्रभूच्या स्वातंत्र्यप्रिय चरणकमलांचं दर्शन घेण्यास ती जणू वरवर सरकत येत होती इतकंच तर आकाशोद्यानात फुललेली ती हजारो हसरी फुलं जणू स्वर्गस्थ देवांनी त्या प्रेममय परमेश्वराच्या अंगावर उधळण्यासाठी निदान त्याच्या चरणांवर वाहण्यासाठी म्हणून नदीच्या पात्रात लोटून दिली होती आणि यमुना त्यांना आपल्या उंजळीत घेऊन त्या पुष्पांनी त्या, त्या प्रेममयाची पूजा करण्यासाठी प्रभुरायाच्या चरणाजवळ येऊ पाहत होती परंतु तिच्या या आनंदाच्या तन्मय वृत्ती, गरीब बिचाऱ्या वसुदेवाचा मात्र जीव गुदमरण्याची वेळ आली प्रभूंनी आपल्या वडिलांवरील प्रसंग जाणला तसंच यमुनेच्या हृदयात उठणाऱ्या काव्यमय ही त्यांना ओळख पटली व त्यांनी आपला पाय हलकेच पण पटकन पाठीबाहेर टाकला झालं स्वातंत्र्याचं दर्शन झालं बरोबर आणलेली फुलं यमुनेनी त्या विश्ववंद्य चरणांवर उधळली वाहिली स्वतंत्र यमुनेनी स्वतंत्र प्रभूचे स्वतंत्र पुष्पांनी पूजन केलं तेव्हा तिचं भरून आलेलं हृदय ओसरलं व नंतर हर्ष निर्भयदयाने अवाप्त काम होऊन ती मोठ्या आनंदाने प्रेमाने स्वातंत्र्य निर्गमनास वाट देऊ केली यमुनेचं जल दोन बाजूस विभागलं गेलं वाट मिळाल्याबरोबर वसुदेव झपाट्याने निघाला व लवकरच गोकुळीच्या परिसरात येऊन उभा राहिला भावना प्रधान गोकुळातील वातावरणात शिरल्याबरोबर वसुदेवास काही अलौकिकच सुख होऊ लागलं आहा किती हे वातावरण रमणीय भावनाप्रधान जीवांचं हे रम्य वसतिस्थान माझ्या बालकाच्या स्वातंत्र्याच्या वाढीस योग्य ठिकाण आहे यात तिळं मात्र शंका नाही बाळ तुमच्या आईच्या व सर्वांच्याच कल्याणासाठी मला गोकुळात जाऊन राहावयास नको काय हे तू जमणं अगदी यथार्थ आहे वसुदेवाच्या हृदयात विचारलहरी उठत होत्या वसुदेव लवकरच नंदगृहाजवळ येऊन ठेपला सर्वत्र शांत निस्तब्धता वसत होती वसुदेव हलकेच बाळंतिणीच्या खोलीत शिरला खोलीत यशोदा प्रसवमुर्चे निदली होती जवळच एक दोन दासी निधल्या होत्या खोलीत एक लामण दिवा मंद मंद जळत होता त्याने मस्तकावरची पाटी खाली उतरून ठेवली त्या पाठीत पाहिलं तो प्रभुरायाची बालमूर्ती निद्रानंदात मग्न झालेली त्याला दिसली प्रभुरायास खरीच झोप लागली होती काय छे प्रभुराज झोपल्यावर विश्वाचा गाडा चालणं तरी शक्य आहे का परमात्मा निजल्यावर सर्वांनाच काळ झोप घ्यावी लागेल विश्वयंत्रातील चक्रांची उलथा होईल श्रीकृष्णाची बालमूर्ती निजानंदात रंगून स्वस्थ पहुडली होती पण आमच्या वसुदेवास मायेमुळे आपलं बाळ निझलंय असंच वाटलं वसुदेवाने हलकेच बालक बालिकेची अदलाबदल केली आपल्या पोटच्या गोळ्यास यशोदेच्या खाटेवर निजवताना आणि यशोदेची बालिका आपल्या पाठीत घेताना त्यास किती बडबडून आलं असेल किती जड हाताने केवळ ईश्वराज्ञा म्हणून त्याने ते काम केलं असेल यशोदेच्या बाजेवर पहुडलेल्या त्या श्यामसुंदर प्रभुचा कमनीय मुखकम मुखमंडलाकडे वसुदेवानी एकदा शेवटची दृष्टी टाकली त्याला अनिवार्य प्रेमाचा होंदकाडा दाटून आला आपल्या प्रिय बालकाचं त्याने शेवटचं चुंबन घेतलं त्याबरोबर प्रभुरायांनी नेत्र उघडले आणि अतिशय प्रेमळपणे ते आपल्या पित्याकडे पाहू लागले आहा हा त्या नेत्रातची प्रेमाची जादू भरली होती बाळा सुखाने नीज तुला टाकून आता जावं लागणार या कल्पनेनी माझ्या हृदयाची किती कालवा कालव होत आहे याची तुला काय कल्पना <coughs> बाळ येतो बरं मी ईश्वर तुझं सदैव कल्याण करो असा माझा तुला आशीर्वाद आहे प्रभू राय गालातल्या गालात हसले काढवातीने सूर्यात सूर्यास ओवाळीत नाहीत का तसाच माझा आशीर्वाद आपण समजा असं वसुदैव हसून म्हणतो आणि मग त्या बालिकेची पाटी मोठ्या कष्टाने डोक्यावर घेऊन अत्यंत जड पावलांनी तो स्वातंत्र्य सदनातून बाहेर पडला देवा वसुदेव वाट चालता चालता स्वतःशीच म्हणाला स्वधर्माचं रक्षण करण्यास व अधर्माचा पाडाव करण्यास आपण इथेच राहा आणि कंस दुष्टांच्या त्रासाने पृथ्वी गांजून गेली आहे तिला त्यापासून मुक्त करा अत्यंत मंदपणी पावलं टाकत वसुदेव यमुनेच्या तिरी येऊन उभा राहिला यमुना आता मगाच्या जोराने वाहत नव्हती आपण जसजस स्वातंत्र्यापासून दूर जात आहोत तसतसं पारतंत्र्याच्या भीषण तुरुंगाचं द्वार आपण जवळ करीत आहोत याची वसुदेवास पदोपदी जाणीव होऊ लागली त्याची पावलं जड पडू लागली मोठ्या कष्टाने तो तुरुंगाच्या द्वारा आला पहाटेची वेळ झाली होती पहारेकरी अद्याप साखर झोपेत गुंग होऊन पडले होते वसुदेवानी कष्टाचा शेवटचा सुस्कारा टाकला आणि आपलं पाऊल तुरुंगात ठेवलं त्या बरोबर तुरुंगाच्या दरवाजाला कुलूप पडलं त्याच्या पायाला बिड्या बिलगल्या लवकरच दुसरा दिवस उगवला किंवा बे क्या घोर निद्रा लगीती असे पुटपुटत पहारेकरी डोळे चोळत उठतात तो त्या आदिमायेचा बालिकेचा ट्या हा ट्या असा रुदन स्वर त्यांच्या कानी पडला त्याबरोबर पहारेकर यांनी कोठडीत डोकावून पाहिलं तर देवकी एका अरम्य बालिकेजवळ पोडलेली होती ते लगेच कंसाकडे वार्ता देण्यास धावले कंस खडबडून उठला नवव्या महिन्यापूर्वीच देवकी बाळंत झाली याचं त्यास आश्चर्य <clears throat> वाटलं काय रे काय झालं देवकी बाळण होऊन तिला काय झालं सरकार तिला मुलगी झाली आहे वसुदेवाच्या वाड्याकडे उत्कंठेने दावत निघालेल्या कंसाच्या बाकी लक्षातच काही आलं नाही त्याच्या मनाची आजची तळमळ काय विचारता त्याने पाहिलं तर खरंच देवकीला मुलगी झाली आहे त्याने क्रूरपणाने तिला आईपासून ओढलं देवकी म्हणाली ती पोर आहे तिला मारू नकोस कंसा आजवर तू माझी सहा मुलं मारलीस आता एवढी पोर तरी जिवंत ठेव रे असं पुष्कळ गयावया करून सांगितलं पण तो पातकी क्षणभरही द्रवला नाही त्याने त्या लहानग्या बालिकेचा तो चिमुकला पाय धरून तिला त्या शिळेवरती आपटण्यासाठी तो आकाशात गरगर फिरवू लागला पण काय हा चमत्कार ती पहा ती पोर ती आदिमाया कंसाच्या हातून वरच्यावर आकाशात झटकली विजेसारखा झक्क प्रकाश पडून वर पाहणाऱ्या पावसाचे डोळे दिपले आणि भीतीने थरथर कापणाऱ्या कंसास म्हणाली दुष्टा मला मारण्याचं सामर्थ्य तुझ्यासारख्या क्षुद्राचं नाही हे पहा चालले पण तुझा शत्रू देवकीचा आठवा मुलगा गोकुळात नंदाच्या इथे सुखाने वाढत आहे तो आठवा तुझे पुरक कंदन उडवल्या खेरीज कधी राहणार नाही याद राखून रहा, तुझे आयुष्य संपुष्टात आले आहे अशी खणखणीत आकाशवाणी ऐकून कंसाची कंबरच खचली त्याच्या हृदयाचा थरका पुडाला, जिभेला कोरड पडली डोकं फिरू लागलं व तो मटकन खालीच बसला नंतर तो हळूहळू शुद्धीवर आला तथापि त्या देवीच्या तेजोमय वाणीबरोबर आपल्या दिव्य तेजाची प्रभा फाकित जाणाऱ्या त्या विंध्यवासिनीच्या उद्गाराबरोबर त्याच्या अंगातील हिंमत उत्साह हो व आनंद पार मावळला आणि अज्ञात व अदृश्य अशा शक्तीचे काळपाश जणू काही आपल्या गळ्याभोवती कोणीतरी अडकवून आपणास मृत्यूच्या करालदाडेत खेचून नेत आहे असं वाटून त्याचं धैर्य पार गळालं त्यास जिकडे तिकडे आठवा दिसू लागला त्या स्थितीत देवकीची माफी मागून त्या दाम्पत्यास ताबडतोब त्यांनी बंधमुक्त केलं आपण इतका बंदोबस्त ठेवला असून अखेर शत्रू निसटला हे पाहून त्यास राग भीती व संताप आला त्याच वैतागलेल्या स्थितीत आपल्या पहारेकर्यांचीच या कामी हळगळ झाली आहे असं समजून त्या दुष्टांनी त्याच सपाट्यात त्यांना फाशी दिलं आणि तो वाड्यात परत आला पण गोकुळात काय मऊज उडून राहिली आहे आणि केवढा आनंद पसरला आहे ते पाहण्याची तुम्हाला साहजिकच उत्सुकता असेल तर चला तुम्हाला तिथेच नेतो भाग दुसरा श्रीकृष्ण लीला कुंजवन विहार व कालिया मर्दन वाचक ते पाहिलेत का गोकुळ गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या त्या गोकुळाचं कुठवर वर्णन करावं तो जुळजुळ वाहणारा वारा ते उंच उंच वृक्ष व त्यावरील पक्षांचा किलबिलाट गाईंचा तो हंबारव आणि उंच सुदृढ असा तो गोप गोपींचा समाज ते अंगणे या सर्वांची मऊस काही अगुरच होती नवजीवन गोकुळात भरून राहिलं होतं प्रभातकालीन आरक्त रवी मंडळाने आपली कोमल ताम्र किरणे यशोदेच्या खोलीच्या गवाक्षातून आत पाठवून तिला जागृत केलं यशोदा जागी होऊन पाहते तो आपणास एक अत्यंत कमनीय बालक झालं असून ते आपल्या हसऱ्या कपोलाने व नेत्राने आपल्याकडे पाहत पडलं आहे त्याकडे पाहताच यशोदा इतकी तन्मय झाली की तिची तन्रीच लागायची वेळ आली पहिल्याच दृष्टीपाताबरोबर जन्मभर जगास झुलबण्याची जादू त्या जगन्ययंता वाचून इतर कोणास साधणार आहे यशोदा लवकरच शुद्धीवर येऊन जवळच निजलेल्या आपल्या दासीस हाक मारून त्या गोजीरवाण्यासुंदर बालकास दाखवीत म्हणते श्यामे पाहिलेस का किती सुंदर बाळ आहे ते मला पहिल्याच केपेस मुलगा झाला ही परमेश्वराची आपणावर केवढी कृपा इतक्यात प्रभूराजांनी मंद हास्य केलं गुलामा हसतोच का चा हटळ गुठला यशोदा म्हणाली पण शामे किती ग माझं बाळ गोजीरवाणं व सुंदर आहे लवकरच ही बातमी नंदराजाच्या म्हणजे नंद हा सर्व गोवळ्यांचा प्रमुख सर्वात श्रीमंत व सुखी असल्यामुळे त्यास नंदराज म्हणत असत तर गोकुळातील सर्व गोपगोपींच्या कानावर जाऊन नंदाचा त्या मनमोहन लेकरास पाहण्यास सर्व गोकुळ लोटलं नंदाने पुत्रजन्मानिमित्त मोठा आनंदोत्सव केला बाराव्या दिवशी बारसं मोठं थाटात करून मुलाचं नाव त्याच्या सावळ्या वर्णानुरूप श्री कृष्ण असं ठेवण्यात आलं यदुवंशीय क्षत्रिय सरदाराचे पोटी येऊन वैश्यांतही दुर्मिळ असा सावळा वर्ण प्रभूंनी काब्र धारण केला जगताचं पाप क्षालन करता करता प्रभू सावळे झाले काय हलाहल विषपान करून शंकराचा कंठ कंठकाळा निळा झाला शंकरानेही ज्याचं चिंतन करावं त्याचा सर्व देहच जगाच्या पापाच्या आगीची धग शांत करता करता काळा पडावा हे साहजिकच आहे असो अशा रीतीने नामकरण विधी झाल्यावर म्हाताऱ्या बायाबापड्यांनी त्याचवरून लिंब लोण उतरलं त्याची दृष्ट काढली त्याला अंगारे लावले आणि डापिडा टळो अमंगळ पळो असं म्हणून त्यांनी आपल्या कानशिलावर बोटं मोडून घेतली या सर्व अद्भुत प्रकाराचं अर्थात देवास असू येत होतं पण करतात काय मानवी देहाबरोबर मानवी संस्कार व सोहळेही अनुभवले पाहिजेतच त्याला उपाय काय असो अशा रीतीने श्रीकृष्ण जन्माचे चार दिवस गोकुळवासी जनास मोठे आनंदात गेले नंदाच्या घरी वसुदेवाने आणून ठेवलेल्या रोहिणीस वसुदेवाच्या दुसऱ्या भार्येस यापूर्वीच पुत्ररत्न झालं असून त्याचं नाव राम असं ठेवले होतं त्या संकर्षण असंही म्हणत रोहिणी आणि यशोदा दोघींनीही आपल्या रामकृष्णाच्या बाल्यावस्थेतील निरुपम प्रेमसुख अनुभवलं निकेते माउलीसीचं करणे अशा अवस्थेत त्या अनन्यस्तंद बालकावर मातेचं जगातील यच्चयावत मातेचं किती निरूपम प्रेम असतं व त्या दैवी कारुण्याची झाक कशी पावलो पावली चमकत असते हे कोणास सांगाव्यास पाहिजे त्यांना नाहूमाखू घालताना पाळण्यात निजवून अंगाई गीत गाताना त्यांना कडेवर घेऊन हिंडताना आपल्या अजात पक्षपाखरांचं किती कौतुक कौत। वाटतं व हसऱ्या त्या बालकांकडे तन्मय वृत्ती निबाहत असता मातेच्या स्निग्धदृष्टीत किती प्रेमळपणा साठवलेला हो असतो व जगाच्या मुलाचा हा ठेवा कुठे ठेवू आणि कुठे नको ठेवू असं त्यास कसं होऊन जातं याची साक्ष प्रत्येक माता देऊ शकेल आमच्या यशोद्याची तीच अवस्था झाली हळूहळू भगवान रांगू लागले डाव्या गुडग्यानी गायीच्या गोठ्यात रांगत जाणाऱ्या त्या कन्हैयाच्या श्यामसुंदर मूर्तीस आवर्ता आवर्ता तिला पुरेवाट होईल त्या प्रभूला पोटाशी धरताना यशोदेला किती आनंद होत असेल आणि धन्य वाटत असेल असो पंतांनी रामप्रभूच्या बाल्यावस्थेचं वर्णन करताना पिता सनाते क्षणमात्र राहणे महादरे मातृमुखासी पाहणे वक्त्रात ते दुग्ध तसेची वाहणे येणेची फुत्कार करो निनाहणे मुखातुनी दुग्ध गळे सुनिर्मळ उरावरी ये अतिशुभ्र वो मंदाकिनीचा गगनी प्रवाहतो चंद्रप्रभा पांडुर काय वाहतो इत्यादी केलेलं वर्णन कृष्ण प्रभूसही तितकंच लागू पडत नाही असं कोण म्हणेल इकडे आपल्या कंसाची स्थिती काय होती तो जरी वर्कर्णी हास्य दाखवी तरी त्याच्या हृदयात भयाने धडकीच भरली होती त्यास आपल्या शत्रूचं बारसं होऊन त्यास कृष्ण असं नाव ठेवलेलं ऐकल्यापासून सगळीकडे कृष्ण दिसू लागला जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे कृष्ण दिसू लागला गोकुळात स्वतः जाऊन कृष्णाला मारून टाकण्याचं धाडस त्याच्याने करावे यासाठी आपलं मरण जितवर टळेल तिथवर टाळावं आणि त्या अवधीत सापाचं पिल्लू मोठं झालं नाही तोच त्यास ठेचण्याचा कृष्णास ठार ही प्रयत्न आपल्या हस्तकांकर्वी अधूनमधून करीत असावा असा त्याने डाव रचला आणि प्रथम पुतना या नावाची राक्षसीण कृष्णास मारण्यास धाडून दिली पुतने सुंदर व्रज्र व्रजस्त्रीचं रूप धारण केलं आणि आपल्या स्तनातून विष भरून ते कृष्णास पाजायला घेण्याच्या निमित्ताने पाजावं म्हणून मोठ्या साळसूतपणाने ती नंदाच्या घरी यशोदेकडे आली आणि म्हणाली कसं काय यशोदे काय म्हणतो आहे तुझा खाना फार खेळकर आहे ना पाहू पै एकदा त्याला त्याला किती पाहिलं किती घेतलं तरी पुरेच वाटत नाही असं म्हणून तिने पटकन त्या सर्वज्ञ बालकास उचलून घेतलं यशोदात कामात गुंतली होती तिच्याकडे श्रीकृष्णाच्या श्यामसुंदर मूर्तीस खेळवण्यासाठी दररोज कितीतरी व्रजांगणा हंशीने येत असत कृष्ण याचा आकर्षक मोहिनीचे पाश एव्हापासूनच त्याच खेचून यशोदा गृही आणीत होते असतो ही त्यातलीच एक असेल असं म्हणून हो बाई भारीच लबाड झाला आहे असं उत्तर देऊन यशोदा पुन्हा आपल्या कामात मग्न झाली इकडे पुतने ही संधी बरी आहे असं पाहून हलकेच त्या चिन्मय बालकास पदराखाली घेतले आणि आपले विष असे पयोधर त्याच्या तोंडात दिले मृत्यूलाही मृत्यू देणाऱ्या परमात्म्यास असल्या क्षुद्र उपायाने काय होणार ज्याच्या कृपेनी विषम अमृतम क्वचित भवेत त्याला विष काय बाधा करू शकणार त्याने ते पुतनेचे स्तन तिच्या इच्छेनुसार व ते इतके सपाटून चोखले की त्या बरोबर प्रभूंनी तिचे प्राणही शोषले तिच्या सणास तिडीक लागली आणि हातपाय झाडीत त्या वेदनांनी ती शेवटी धाडकन गत प्राण होऊन पडली मला विष पाजून ठार मारणार होतीच नाही का बघ आता आपल्या पापाचं फळ देव स्वतःशीच म्हणाले इतक्यात त्या राक्षसीचा धाडकन पडण्याच्या आवाजाने यशोदा बाहेर धावून आली व पाहते तो हा प्रकार परमेश्वराच्या कृपेनेच हे अरिष्ट टळलं असं वाटून तिचा जीव खाली पडला आणि तिने आपल्या बालपणीच पराक्रम गाजवणाऱ्या प्रभूस प्रेमाने उचलून पोटाशी धरलं व त्याची दृष्ट काढली अशा रीतीने पुतनेची व्यवस्था लागल्यावर कंसाला फार वाईट वाटलं कारण त्याने मोठ्या उमेदीने पुतनेस पाठवलं होतं आणि तिनेही मी बिना हरकत काम करते तुम्ही काही काळजी करू नका असं सांगितल्यावर एवाना आपला शत्रु कृष्ण त्या मेला सुद्धा असेल अशा आशेच्या मनोराज्यात कंसगुंग झाला होता पण पुतनेच्या मृत्यूची बातमी येऊन पोचल्याबरोबर या प्रथम ग्रासे मक्षिता मक्षिकापाताने त्या मनोराज्यातील भव्य मनोरे कोसळून जमीन झाले आणि पुन्हा वस्तुस्थितीचं भयान चित्र त्याच्या आ आसरून उभं राहिलं तथापि तो जातीचाच दुष्ट असल्यामुळे एवढ्या तेवढ्या यत्न वैफल्याने डगमगणारा नव्हता त्याने लग, लगेच मावळभट्ट बोलवून आणलं आणि पुन्हा कृष्ण हननाच्या कामगिरीवर पाठवलं मावळभट ही कंसाचाच भट तो लगेच निघाला आणि ज्योतिषी सामुद्रिक बनवून त्यांनी यशोद्याच्या घरी प्रवेश करून घेतला श्रीकृष्णाच्या हातावरून सामुद्रिक पाहण्याच्या गर्गाचार्यांनी कृष्णाचं जातक वर्तवून त्या श्याम सुंदर प्रभूच्या श्रीवत्स लांछनादिक चिन्हांवरून हा साक्षात ईश्वर अवतार आहे असं सांगितलंच होत पण हात दाखवण्याचं व पत्रिका पाहण्याचं वेळ मोठ अनावर असत त्यातून प्रभू एकुलते आणि यशोद्याचे लाडके बालक मग काय विचारता पण ईश्वराचा अवतार ईश्वराच्या इच्छे वाचून थोडाच समाप्त होणार अद्याप श्रीकृष्णांचं बाल्य होतं अजून त्यांना कंसासारखी कित्येक धेंड लोळवायची होती असो मावळ तो उद्देश जाणून श्रीकृष्णांनी लवकरच त्याला यमसदनी पाठवलं हे सांगणं नकोच त्याचा पाठोपाठ कंसाने धाडलेल्या तृणावर्त व शकटासूर या राक्षसांचीही रामकृष्णांनी अशीच गच्छंती केली तेव्हा कंस मनात फार खोचला खिन्न झाला व त्याने तो प्रयत्न काही दिवस सोडून दिला इकडे बालकृष्णाची नयनमनोहर मूर्ती दिवसेंदिवस शुक्लेंदूसारखी वाढत होती व वा आपल्या विविध लिलांनी सर्व गोकुळास आनंद देत होती त्यांनी गाईवासऱ्यांच्या शेपट्या जोडाव्या त्यांना दाव्यापासून सोडूनच द्याव, लोकांच्या इथलं दूध दही लोणी चोरून खाव, शिंक्यावर असल्यास मडकं फोडून खाली पडेल ते व ते सुद्धा एकटं नाही तर वाकड्या पेंद्या इत्यादी सवंगड्यांसह खावं याप्रमाणे नाना त्यांनी सर्व गोकुळास पुरेपुरे करून सोडलं याप्रमाणे रोज यशोदाकडे व रजांगणा गारहाणं घेऊन सांगू लागल्या पण मौज ही की त्यामुळे त्यांचं प्रेम मात्र श्रीकृष्णावर अधिकाधिक वाढतच चाललं कारण ती गारहाणी ऐकून सावासारखा जवळ उभा राहून श्रीकृष्ण जर यशोदा रागं भरू लागली त्याला तर ती म्हणाय त्या त्या तिला म्हणायच्या जाऊ दे गं यशोदे त्यात काय आहे लहानपणी मुलांनी अशाच खोड्या केल्या पाहिजेत आपल्याला दयादुधाला काय कमी आहे ईश्वराच्या कृपेने आपल्या घरी मुबलक दही दूध आहे नंतर श्रीकृष्णाकडे वाकड्या डोळ्यांनी पाहात खा म्हणावं त्याला बाडाला किती खातोच ते असं त्या पुढे म्हणत असत असं अशा प्रकारे नाना प्रकारच्या खोड्यांनी आमचे भगवान गोकुळास नको नकोसे करून सोडत एकदा तर त्यांची मजल एका गोपीच्या वेणीची तिच्या भ्रताराच्या दाढीशी दाट गाठ मारून त्याची मऊज पाहण्यापर्यंत गेली होती म्हणतात या सर्वांबद्दल यशोदेच्या हातून कृष्णास एकदा चांगलंच शासन व्हायचा प्रसंग आला तो असा यशोदा एकदा ताककीरी व एकीकडे कृष्णाच्या सुंदर बालमूर्तीचं ध्यान करीत बसली होती ताक गुसरताना अंगास बसणाऱ्या हेलकाव्याबरोबर तिच्या मस्तकावरील फुलं जमिनीवर गळून पडत होती त्याचवेळी बाळकृष्णाविषयीच्या अपत्य प्रेम समाधीत ती इतकी बुडून गेली होती की त्या फुलांबरोबर त्यांच्याच इतके पवित्र कोमल मृदू व मनाला उन्नती देणारे असे प्रेमाश्रू तिच्या नेत्रातून गळत होते आपल्यावर यशोद्याचं खरं प्रेम किती आहे याची पारख करण्याचंच आज प्रभूंनी ठरवलं होतं त्यांनी त्यामुळे तिला त्यावेळी दूध प्यावयास मागितलं ते तिने दिलं याप्रमाणे यशोदा कृष्णाला पाजत बसली होती समोरच अग्नीवर दूध तापत होतं श्रीकृष्णाने यशोद्याची परीक्षा पाहण्यासाठी मातृस्तनपान करता करता हलकेच डोळ्यांनी अग्नीला प्रज्वलित होण्याची खूण केली आलं हुताशन धडाधडा जळू लागला आणि क्षणार्धात चुलीवरील दूध उतू जाऊ लागला, अर्घ बाई तू दुतू दु चाललं वाटतं असं म्हणून जगदीशास मांडीवरून खाली लोटून देऊन यशोद्या त्या दुधाकडे धावली अरे रे एकूण माझ्यापेक्षा तुमचं दुधावर जास्त प्रेम आहे तर देव स्वतःचीच म्हणतात स्त्री स्वभावच असा किंवा स्वस्वरूपाचं अज्ञान असलं म्हणजे अशा गोष्टी व्हायच्याच त्याने श्रीकृष्णाला राग आला आपल्याला अर्धवट टाकून यशोदा उठली याचा त्यास राग येऊन त्याने त्याच रवीनी समोरचं मडकं फोडलं त्यावेळी यशोद्याच्या रागाचा काय विचारता थांब हं कृष्णा तू अलीकडे फार माजला आहेस ज्याची त्याची तू मडकी फोडतोस थांब तुला एकदा चांगलं चौदावं रत्न दाखवलं पाहिजे त्याशिवाय नाही तू वटणीवर यायचास असं म्हणून जवळच पडलेली कामटी उचलून यशोदा कृष्णाला मारण्यास धावली तो गुलाम केव्हाच धूमपळाला होता पण यशोदेने आज त्याला शासन करण्याचा निश्चयच केला होता या दोघांची धावपळ सुरू झाली परमात्मा तिच्या हाती थोडे सापडतात ते चपळातले चपळ यशोदेला धावता धावता दम लागला ती दमून धापा टाकू लागली आता मातेचा अंत पाहता तिच्या हाती लागावं व ती पुढे काय करते ते तर पाहावं असं ठरवून देव उभे राहिले तेव्हा लगेच यशोदेनी त्याला धरून गुलामा सापडलास की नाही शेवटी असं म्हटलं तुला फार खोड्या करायला पाहिजेत नाही का करशील का पुन्हा खोड्या पण श्रीकृष्णाची ती केविलवाणीमुद्रा पाहून मातेच्या हातातून छडी गळून पडली आई नाही ग नाही पुन्हा खोड्या करणार देव काकू म्हणाले तेव्हा यशोदा पुढे म्हणते बरं तर पण ठाम तसा नाही तू ऐकायचास तुला काहीतरी शिक्षा केलीच पाहिजे तुला आता घराबाहेरच काही वेळ पडू देत नाही थांब असं म्हणून तिने जवळच पडलेल्या दाव्यांनी श्रीकृष्णाला उखळीला बांधून टाकण्याचा विचार केला पण अहंकाराने मी कोणचीही गोष्ट करेन म्हटलं की त्यात अपयश ठेवलेलंच अहंकार विसरून तन्मय होऊन ईश्वरास जेव्हा शरण जावं तेव्हा कार्यभाग होत असतो हे तत्व इथेही देवांनी दाखवून दिलंच जी पळताना गोष्ट तीच बांधताना दावताना जेमा यशोदेचा अहंकार गळाला तेव्हा देवतीचे स्वाधीन झाले तरीही तिला गर्व होऊन सापडलाच की नाही शेवटी असं ती म्हणालीच या अहंकाराची गंमत ही अशी आहे तो परमार्थ मार्गावरील अगदी शेवटच्या पल्ल्यापर्यंतसुद्धा आपण सोडित नाही तेव्हा यशोदेनी ते, ते दावं उचलून श्रीकृष्णाला बांधून टाकण्याचा विचार केला पण परमेश्वराचं स्वरूप म्हणजे तुका म्हणे व्यापक नभा होई अणूंचाही गावा असं असल्यामुळे त्यांच्याच इच्छेवाचून दोरीच्या बंधात त्याने कसं बरं सापड़ाव अड़काव दोरी चार बोट कमी पडू लागली म्हणून यशोदेनी दुसरे दावे घेऊन पाहिल्यास पहिल्याला जोडले आणि ती बांधू लागली पुन्हा आपलं चार बोटं कमी अशा रीतीने पाच पंचवीस दावी बांधल्यावर यशोदा थकली आणि कंटाळली तेव्हा शेवटी देवांनी स्वतःला बांधून घेतलं आणि यशोदेला शेवटी बांधलं बाई एकदाच म्हणून आनंद झाला निर्जीव बिचार्या उखळीस तिने दुसरं टोप बांधून टाकलं भक्तीच्या व प्रेमाच्या बंधनाने असा निर्बंध ईश्वरही बांधला जातो याप्रमाणे कृष्णास उखळाशी बांधून आणि धाव आता कसा धावत असते असं रागाने म्हणत यशोदा घरात निघून गेली श्रीकृष्णास दामोदर बनून, म्हणजे ज्याच्या उदरास दाम म्हणजे दाव बांधलेलं आहे असा याचा अर्थ आहे हे नाव वरील प्रसंगावरूनच पडलं असावं यशोदा घरात कामास निघून गेल्यावर आईने आपणास वासरासारखं बांधलं याच आनंदात बापडा श्रीकृष्ण वासराप्रमाणे हातापायांवर फिरू लागला कृष्णाजींची स्वारी त्या उकळासकट सरकत सरकत त्या परसात उगवलेल्या यमलार्जुनांची मुक्तता करण्यासाठी त्यांच्या म्हणजे त्या दोन वृक्षांच्या मधून पलीकडे गेली त्या बरोबर ते वृक्ष उन्मळून पडले व त्यातून दोन नलकुबेर गंधर्व निर्माण होऊन आपल्या मुक्ततेबद्दल त्याने हात जोडून प्रभूचं स्तुतीस्तोत्र गायलं आणि नंतर प्रभूच्या आज्ञेनी ते गंधर्व लोकांस निघून गेले यमलार्जुनांच्या उन्मळून पडण्याने जो धाडदिशी आवाज आला त्याबरोबर नंद यशोदा घाबरून परसात धावत आली अगं बाई माझं बाळतं दगावलं नाही ना असं म्हणत यशोदा पाहू लागली ते दोघं पाहतात तो काय दोन अर्जुन वृक्ष मळून पडले आहेत व बाळ कृष्णाची श्यामसुंदर मूर्ती दाव्या उखळी सकट पलीकडे हसत बसली आहे हे काय ग याला या दाव्यांनी कोणी गं बांधलं नंदाने आश्चर्याने प्रश्न केला भारीज गुलाम खोड्या करत होता म्हणून ठेवले होतं उखळीला बांधून घटकावर यशोदा म्हणाली अगं पण हो म्हणून काय झालं त्याला ही शिक्षा आत्ता तो त्या झाडाखाली सापडता म्हणजे पोर दगावता ना देवाने खैर केली म्हणून थोडक्यात बचावलं छेछे तू मग बायकांना अगदी सुमारच नसतो कोणत्याही गोष्टीचा असं म्हणतात ना ते काही खोटं नाही यशोद्याचा अपराध होता खराच तेव्हा ती काय बोलणार हां चल सोड त्याचे दावे बाळाचा सुकुमा रंग त्यांनी कर्कचूनसुद्धा गेला असेल लोक मुलं होत नाहीत म्हणून देवाला नमस करतात आणि पिंपळाचे पार झिजवीत असतात पण देवाच्या दयेनी हिला कसा सुंदर गोजीरवाणा मुलगा मिळाला असून हिला आहे का त्याची काही किंमत असं कृष्णप्रेमाने म्हणत नंदांनी स्वतःच बाळकृष्णाची त्या दामबंधनातून सुटका केली पस्तावलेली यशोदाही कृष्णा मी तुला आता अशी कधीच इच्छा करणार नाही असं म्हणाली आणि त्याला प्रेमाने पोटाशी धरलं याप्रमाणे आमचे कृष्णजी पुन्हा खोड्या करायला मोकळे झाले